अरण्यकांड सर्ग रामा मला वाल्मिकी राय अरण्यकंड कल्याण सीते थकला आय जनकन्या मैथिस्वस्थ हि नाजूक अमांच तिना कहित नहीं अतिशय विपत्ति वनात भरत्या चा इथे सीतेचे मन ज्या योगे रमेल असे करू तुझ्याबरोबर वनात ती येत आहे हे फार कठीण कार्यच ती रामा सृष्टीच्या आरंभापासून स्त्रीचा हा असा स्वभाव आहे की सुखाची स्थिती असली की त्या रागी राहतात दुःखाची स्थिती आली की ती टाकून जातात विजेची चंचलता शस्त्राची धार गरुड आणि वारा यांचा वेग स्त्रियामध्ये असतो पण तुझी ही भार्या त्या दोषांपासून मुक्त आहे देवामध्ये जशी अरुंधती तशी ही स्तुतीला पात्र आणि आदर्श म्हणून बोट दाखवावे अशी आहे शत्रुदमना रामा लक्ष्मण आणि सीता यांच्यासह तो येथे राहणार त्याने हा प्रदेश भूसेविला जाई मुनी असे म्हणाले तेव्हा हात जोडून राम त्या प्रदीप त्या अग्नीसारख्या तेजस्वी ऋषीना सौजन्ययुक्त शब्दात बोला धन्य आहे मे आपली ही कृपाच माझ्यावर की आमचे आपण गुरु माझ्या भावाच्या आणि भाज्याच्यासह आमच्या गुणाने आपण मुनिश्रेष्ठ संतुष्ट झालात परंतु आपण आम्हाला असा प्रदेश दाखवून द्यावा की जेथे पुष्कळ झाडी आहे पाणी आहे जेथे आश्रम स्थान केल्याने सुखाने आनंदात राहू रामाचे बोलणे ऐकून मुनी श्रेष्ठाने थोडा विचार केला आणि मग ते धर्मात्मा शुभवचन बोलले येथून दोन यिजन दूर दूर पुष्कळ फळेमुळे आणि पाणी तसेच पुष्कळ हरिण असणारा प्रदेश पंचवटी म्हणून प्रसिद्ध श्री देश आहे तेथे तू जाऊन लक्ष्मणासह आश्रम स्थान करून पित्याच्या वचनाचे तंतोतंत पालन करीत आनंदाने राहा निष्पाबा तुझा हा सारा वृत्तांत मला तपाच्या प्रभावाने आणि दशरथाच्या स्नेहामुळे माहीत झालेला आहे माझ्यासोबत या तपोवनात वास करावा हे तू बोलास तो तुझ्या अंतःकरणातील मनोरथ मला तपाने कळलाय म्हणूनच मी तुला सांगतो की पंचवटीत जा तो रम्य वन आहे मैथिलीचे मन तेथे रमेल तो प्रदेश बहुत फळेमुळे असलेला अनेक प्रकारच्या पक्षीगणांनी गजबजलेला आणि एका बाजूला असा पवित्र तसाच रम्य तूही सदाचरणी आहेस रक्षण कार्य करण्यास समर्थ आहेस शिवाय रामा एथे तू राहिल्याने तापसंते पालन करू शकशील वीरा हे मधुका वृक्षांचे महावन दिसते त्याच्या उत्तरेच्या दिशेने जावे न्यगरोध वृक्ष लागेल तो टाकून पुढे जावे मग पठारावर चढून गेलास की पर्वतापासून जवळच पंचवटी नावाचा प्रदेश नित्य फुललेल्या झाडाने भरलेला अगच्छ्यांनी नंतर रामाने लक्ष्मणासह त्या सत्यवादी ऋषींचा आदर करून त्यांचा निरोप घेतला त्यांनी निरोप दिला तेव्हा त्यांच्या पायानं वंदन करून ते दोहे सीतेसह पंचवटी आश्रमाकडे चालले हाती धनुष्य घेऊन भारते घट्ट बांधून युद्धाला न भिडणारे ते दोहे राजपुत्र महर्षीने दाखवलेल्या मार्गाने पंचवटी मनात ठेवून मना पुढे चालले अरण्यकांडाचा तेरावा सर्ग समाप्त